पुस्तक शूद्रपूर्वी कोण होते लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रकरण सातवे शूद्रपूर्वीचे क्षत्रिय होत शूद्र जर हिंदुस्तानचे मूळ रहिवाशी अनारे नव्हते तर ते कोण होते या प्रश्नाचा आता विचार केला पाहिजे मी याबाबतीत जो एक सिद्धांत मांडण्याचे धारिष्ट करणार आहे त्या सिद्धांताच्या तीन बाजू खालीलप्रमाणे आहेत एक शूद्रपूर्वी आर्य होते दोन शूद्र क्षत्रीयवर्णाचे होते तीन क्षुद्रांच्या क्षत्रीय वर्णात इतर प्रबळ समाज होता की प्राचीन काळच्या अत्यंत प्रमुख व प्रबळ आर्य जातीतील राजांपैकी बरेच राजे क्षूद्र होते क्षुद्रांच्या उत्पत्तीसंबंधीचा हा सिद्धांत जरी क्रांतिकारक स्वरूपाचा नसला तरी तो चमत्कारिक स्वरूपाचा आहे तो इतका चमत्कारिक स्वरूपाचा आहे की तो सिद्ध करण्यात भरपूर पुरावे असले तरी पुष्कळ लोक तो सिद्धांत मान्य करण्यास तयार होणार नाही याबाबतीत माझे एवढेच कर्तव्य आहे की उपलब्ध पुरावे पुढे मांडावेत व त्यांचे महत्त्व ठरविण्याचा मार्ग लोकांना मोकळा करून द्यावा महाभारताच्या 60 साठाव्या अध्यायातील 38 चाळीस श्लोक यातील माहितीवर हा सिद्धांत उभारला आहे म्हणून ती माहिती या सिद्धांताचा प्रारंभीचा पुरावा होय तो पुरावा एनेप्रमाणे आमच्या असे ऐकण्यात आले की फार प्राचीन काळी पैझवान नावाच्या शूद्राने आपल्या यज्ञाच्या समयी एंद्राग्नी कायद्यान्वये एक लक्षपूर्ण पात्रांची दक्षिणा वाटली या उतऱ्यात महत्वाची विधाने अशी आहेत एक पैजवन हा शूद्र होता दोन या पैजवन शूद्राने यज्ञ केला आणि ब्राह्मणांनी त्यांच्या यज्ञात वेदोक्त विधी केले आणि त्याच्याकडून दक्षिणा घेतली उपरी निर्दिष्ट उतारा श्री रॉय यांच्या महाभारताच्या आवृत्तीतून घेतला आहे या बाबतीतील ही गोष्ट प्रथम नक्की केली पाहिजे की उतार्याचे मूळ बिनचूक आहे की त्या मुळात आणखी काही भेदप्रकार आहेत श्री रॉय यांनी आपल्या आवृत्तीतील उतार्याची मूळ अगदी बिनचूक आहे अशी ग्वाही दिली ते तात बंगालच्या रॉयल एशियाटिक सोसायटीची बंगालच्या काही विद्वान पंडितांच्या नेतृत्वाखाली आणि वैदिक वाङ्मयात ख्याती मिळविद्वानाच्या सहाय्याने महाभारताची आवृत्ती तयार करून ती सुमारे पस्तीस वर्षापूर्वी प्रसिद्ध केली महाभारताची आवृत्ती तयार करताना सोसायटीच्या आवृत्तीची भरपूर मदत घेतली आहा महाभारताच्या हस्तलिखित प्रती मी हिंदुस्थानातील सर्व भागातून जमा करून त्यांची तुलनात्मक दृष्टीनं काळजीपूर्वक पाहणी केली आहे अशा रीतीनं तयार केल्यानंतर मी महाभारताची आवृत्ती तयार केली ती करताना मी केवळ सोसायटीच्या आवृत्तीचा मनमुराद उपयोग करून घेतला नाही तर मी, ना मी, ना मी सर्व आधार हस्तलिखित प्रतिवर ठेवला होता बर्दानच्या महाराजांनी महाभारताची आवृत्ती बंगाली लिपीत अत्यंत परिश्रमपूर्वक व काळजीपूर्वक तयार करून छापली आहे त्या आवृत्तीशी मी माझी आवृत्ती पडताळून पाहिली बरद्वानच्या महाराजांनी महाभारताच्या सुमारे 18 हस्तलिखित प्रती हिंदू स्तरातील सर्व भागातून जमा करून त्या बरद्वानच्या पंडितांच्या स्वाधीन केल्या व त्या पंडितांनी प्रत्येक श्लोक सर्व हस्तलिखितातील श्लोकांशी पडताळून पाहून त्यांची जेव्हा खात्री झाली आहे की हा श्लोक बरद्वानच्या आवृत्तीत प्रविष्ट करण्यात आला अशा रीतीने बरद्वानची आवृत्ती तयार करण्यात आली आहे टीका करण्यास एकही राहू न देता महाभारताची अत्यंत उत्कृष्ट आवृत्ती तयार करणार जाडे विद्वान प्रोफेसर सुकटनकर यांनी आपल्या आवृत्तीत महाभारताच्या सर्व आवृत्त्यांचा सांगोपांग परामर्श घ याबाबतीत त्यांनी असा निष्कर्ष काढला की कलकत्त्याची आवृत्ती एकोणीश साली प्रसिद्ध होऊन शंभर वर्ष झाली तरी तीच आवृत्ती अद्याप महाभारताची सर्वोत्कृष्ट आवृत्ती समजली जात श्री रॉय यांनी संपादन कल्प महाभारताची आवृत्ती मूळच्या महाभारताच्या प्रतीशी शंभर टक् आहे असे गत धरले तरी श्री रॉयत्ला उचल धरना दुसरी एखादी हस्तलिखित प्रत आय जर टीकाकर प्रश्न विचारला तर तो अस्थानी वाटर नहीं कारण क्षूद्रा उत्पत्ति कसी यी रॉय आवृत्तिभा सिद्धांत ज्यादा आधार उभारो आधार हस्तलिखित प्रतिम समझ या प्रश्नाची चौकशी करून त्याचे उत्तर शोधून काढताना दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत महाभारताची अठरा वर्ष ज्या अस्तलिखित प्रतींमध्ये लिहिली आहे अशी संपूर्ण अस्तलेखित प्रत मुळीच अस्तित्वात नाही ही पहिली गोष्ट एक वर्ष म्हणजे महाभारताचा एक स्वतंत्र घटक असे मांडण्यात येते याचा परिणाम असा झाला आहे की प्रत्येक पर्वाच्या अनेक प्रती लिहिल्या गेल्या आहेत आणि एकाच पर्वाच्या अनेक प्रतींमध्ये जे श्लोक ग्रंथित केले आहेत ते एकच नाहीत म्हणजे अनेक प्रतीतील एक श्लोक निरिणायरितीने लिहिला गेला, कि गेला कि आहे किंवा वगळला गेलेला आहे किंवा नवीन श्लोक काही प्रतीत केले आहेत ते एकच नाहीत म्हणजे अनेक प्रतीतील एक श्लोक निरनिराळ रीतीने लिहिला गेला आहे किंवा वगळला गेलेला आहे किंवा काही श्लोक नवीन प्रतीत ग्रंथित केले गेले आहेत यावरून असे स्पष्ट होते की सर्व पर्वाच्या निरनिराळ्या हस्तलिखित प्रतींवरुन श्री रॉय यांच्या कसोटी पाहणे इष्ट वाटत नाही कारण एका पर्वाच्या अनेक हस्तलिखित प्रतींवरून कोणती प्रत शुद्ध स्वरुपाची आहे हे ठरविणे अशक्य या याबाबतीत लक्षात घेण्यासारखी दुसरी गोष्ट ही की प्राचीन काळापासून महाभारताच्या दोन निराळ्या प्रती परंपरेनि अस्तित्वात राहिलि आह उत्तर हिंदुस्थानात अस्तित्वात असलेली एक प्रत ही आर्यवर्ताला शोभेशी आहा दक्षिण हिंदुस्थानात अस्तित्वात असलिली दुसरी प्रत ही दक्षिणापथाला शोभेशी अशी आह उत्तर हिंदुस्थानात आणि दक्षिण हिंदुस्थानात अस्तित्वात असलेल्या महाभारताच्या अनेक प्रतितून बऱ्याच निवडून काढून त्या निवडलेल्या प्रतींपैकी किती प्रतितील मजकूर श्री रॉय यांच्या महाभारताच्या आवृत्तीतील मजकुराशी जुळतो हे पडताळून पाहिल्यास काही प्रतितील मजकूर श्री रॉय यांच्या महाभारताच्या आवृत्तीतील शूद्राच्या मजकुराला पाठिंबा देणारे आहेत हे नक्की ठरविता येईल अशा रीतीने बऱ्याच प्रतितील मजकुरांची परस्पर तुलना केल्यानंतर आपल्याला असे आढळून येते की महाभारताच्या शांतीप्रवातील साठाव्या अध्यायातील अडतीसाव्या श्लोकात पैज वन शुद्राचा उल्लेख झाला आहे आपला संबंध विशेषतः या श्लोकाशी आहे निरनिळ्याप्रतीत हा शब्द आहे यावरून पुढील प्रमाणे माहिती मिळते 1. शुद्रहा पैज वनो नाम क द, दोन शुद्रहा पैल वनो नाम म एक म दोन द तीन शूद्र एल नगे नाम म तीन म चार द चार क्षुद्रहायजने नाम फ पाच क्षुद्रोपीयजने नाम ल सहा क्षुद्रहा पौजानम टक द सात क्षुद्रोवैभव नाम ग ऊ आठ पुरावैज्ञनो नाम अ ड दोन उ नऊ पुरावैजनो नाम म द नऊ प्रतिथिरी श्लोकांची तुलना करून वरील माहिती तयार केलेली आहे महाभारताच्या प्रती बऱ्याच आहे। मग फक्त नऊ प्रतिथी श्लोकांची तुलना करून पैजवन क्षेत्राबद्दलचा श्लोक मोळचा कोणत्या स्वरूपाचा असावा याबद्दल कयास बांधता येईल काय महाभारताची चोख आवृत्ती काढण्यासाठी नऊ अधिक प्रतींची पाहणी करावी लागली होती हे खरे आहे तथापि फक्त दहा प्रतींची पाहणी करून सर्व महाभारताची आवृत्ती काढण्यात आली आहे हे लक्षात घेतले पाहिजे यावरून असे म्हणता येईल की नऊ प्रतींवरून जी माहिती जुळलेली आहे ती आपल्या मुद्द्यासाठी पुरेशी अधिकृत धरता येईल भौगोलिक दृष्टीने नऊ प्रतींचे दोन वर्ग करता येतात उत्तर व दक्षिण म एक म दोन म तीन म चार व ट की अक्षरे दक्षिण हिंदुस्थानातील प्रती अ म ग ड ही दोन अक्षरे उत्तर हिंदुस्थानातील प्रती दर्शवितात महाभारतातील खरा मजकूर कोणताही शोधून काढण्यासाठी विद्वानांनी ज्या दोन कसोट्या ठरविल्या आहे, त्या कसोट्यांना आपण निवडलेल्या नऊ प्रती उतरतात नऊ प्रतीतील मजकुराची आपण छाननी केली तर असे दिसून येते की एक निरनिराळ्या प्रतीतील पैजवन याचे वर्णन निरनिराळे आले आहे दोन निरनिराळ्या प्रतींमध्ये पैजवन याचे नाव निरनिराळे आले आहे तीन नऊ पैकी सहा प्रतींमध्ये पैजवन शुद्र होता असे वर्णन आहे एक प्रत त्याला शुद्र असे नाव देते दोन प्रती तो कोणत्या वर्गाचा होता हे न सांगता तो प्राचीन होऊन गेला असे पुरा या शब्दाने दर्शवितात चार नऊपैकी दोन प्रतींमध्ये त्याचा नावा नावासंबंधी एक वाक्यता नाही प्रत्येक प्रतींमध्ये त्याचे नाव निराळे दिले आहे वर दिलेली सर्व माहिती लक्षात घेतली तर असा प्रश्न उपस्थित होतो की श्लोकाचे मूळचे खरे स्वरूप कोणते नावासंबंधी प्रथम विचार केला तर असे दिसते की नामदर्शक जी अक्षरे निरनिराळ्या प्रतींमध्ये वापरली आहेत ती अक्षरे अर्थसूचक नाहीत या अक्षराचे अर्थ करून खरे नाव ठरविण्याचा इथे प्रश्न उद्भवत नाही परंतु खरे नाव कोणते असावे इतर नावेही पंडितांनी घालघुसड करून उत्पन्न केली असावीत हे कशावरून ठरवावे हा प्रश्न इथे उत्पन्न होतो पैजवन हे खरे नाव असावे याबद्दल शंका नाही उत्तर व दक्षिण हिंदुस्थानातील महाभारताच्या प्रतीतील नावावरून हे सिद्ध होते आठव्या अनुक्रमात पैझवन हे नाव आले आहे ते पैझवन हेच आहे इतर अनुक्रमांकातील जी नावे आहेत ती घाल घुसड करून उत्पन्न केलेली नावे होत मूल प्रतीचा नकल करताना पैझवन हे नाव बरोबर दिसले नसेल किंवा नक्कल करणाऱ्या पंडितांना बरोबर वाचता आले नसेल म्हणून नक्कल करणाऱ्या पंडितांनी पैजवण या नावाऐवजी इतर नावे नकल्यात घुसडून दिली असावीत अशी इतर नावे घुसडून दिल्यानंतर त्या पंडितांना त्यांना हवा तसा त्या श्लोकांचा अर्थ लावता आला पैजवनाच्या वर्णनाबद्दल आता आपण विचार करूया या वर्णनात त्याचे शुद्र या शब्दापासून पुरा या शब्दात जे रुपांतर केले आहे ते काही अकस्मात झाले नाही ते रुपांतर जाणून बुजून करण्यात आले आहे हे रुपांतर कसे झाले असावे हे एकदम सांगणे कठीण आहे याबाबतीत दोन गोष्टी अगदी स्पष्ट दिसतात हे रुपांतर होणे साहजिक आहे ही पहिली गोष्ट पैजवन हा शुद्र होता विधान हाणून पाडण्याचा हेतू या रुपांतराचा नाही ही गोष्ट अडोतीस चाळीस लोकांतील मजकू लक्षात घेतला तर वरील निष्कर्ष खरे आहेत हे दिसून येईल अडोतीस चाळीस लोकांच्या अगोदरचे श्लोक लक्षात घेतले तर वरील मुद्दा चांगला ध्यानात येईल त्या श्लोकांचा भावार्थ खालीलप्रमाणे आहे आपला धनी कोठल्याही संकटात सापडो त्याला शूद्राने कदापीही सोडून जाऊ नये त्याची संपत्ती नष्ट झाली तर शुद्राने त्याचे मनोभावाने पालनपोषण केले पाहिजे शूद्राला स्वतः मालकीचे धन जमा करून ठेवता येत नाही त्याच्याजवळ जे काही ऐश्वरदर्शक असेल त्यावर त्याच्या धन्याची सत्ता राहील यज्ञ कर्म करणे हा त्रैवर्णिकांचा धर्म आहे हे भारता धर्मशास्त्रात शूद्रांविषयी असेही सांगितले आहे की त्याने यज्ञकर्म करावे परंतु स्वहा व स्वधा किंवा कोणताही दुसरा मंत्र उच्चारण्याचा अधिकार शुध्राला नाही याचे कारण असे की वेदात सांगलेली व्रते न पाळता शुद्रांनी पाक यज्ञाप्रमाणे लहान यज्ञ करून देवांची पूजा करावी अशा यज्ञात शूद्र जी दक्षिणा देतात तिला पूर्ण पात्र म्हणतात ज्या श्लोकांचा भावार्थ वर दिला आहे ते श्लोक अडतीस चाळीस या श्लोकांच्या गोदरचे आहेत हे श्लोक व अडतीस ते चाळीस हे श्लोक एकत्र लक्षात घेतले तर हे स्पष्ट होते की या श्लोकातील मजकूर शुद्रांसंबंधी आहे पैजवनाची कथा ही त्या मजकूरातील एक उदाहरण आहे ही सर्व परिस्थिती लक्षात घेतली तर शुद्र हा शब्द पैजवन याच्या नावाचा अगोदर वापरण्याची जरुरी भासत नाही दोन प्रतिंमध्ये शूद्र हा शब्द पैजवनाच्या नावापूर्वी का वापरला नाही हे वरील गोष्टीवरुन कळून येईल शुद्र या शब्दाऐवजी पुरा हा शब्द वापरण्यात आला याचे कारण असे दिसते की पैजवनाची कथा फार प्राचीन काळी झाली आहे व हे दाखविण्यासाठी पुरा हा शब्द वापरणे पंडितांना जरूर वाटले ज्या पंडितांनी महाभारताच्या प्रतिंची नक्कल केली त्यांना पैजवान हा होता हे मुद्दाम दाखविण्याची जरुरी वाटली नाही याचे कारण हेच की या नकला करणाऱ्या पंडितांना पूर्वीच्या संदर्भावरून नक्की हे माहीत होते की पैजवन हा शूद्र होता उलाटाउंशी पैजवन शूद्र फार प्राचीनकाळी होऊन गेला ही बाब पूर्वीच्या संदर्भात स्पष्ट केली नव्हती ही गोष्ट त्या ते पंडितांना माहीत होती ती स्पष्ट करणे त्यांना इष्ट वाटले म्हणून त्यांनी श्लोकातून शुद्र हा शब्द गाळला व त्याऐवजी पुरा हा शब्द लिहिला वरील स्पष्टीकरण वाटली तर आपण असं धरून चालल्यासारखं नाही की महाभारताच्या शांतीपर्वातील मजकुळात ज्या मनुष्याचा उल्लेख केलेला आहे तो इसम म्हणजे पैजवन होय आणि हा पैजवन शुद्र होता दोन आता यापुढचा विचार करण्यासारखा प्रश्न म्हणजे पैजवानचे अस्तित्व सिद्ध करणे हा पैजवन म्हणजे कोण याबाबतीत यास्काच्या निरुक्त आपल्या हाती धागादोरा लागतो निरुक्त दोन चोवीसमध्ये यास्क म्हणतो द्रष्टा विश्वमित्र हा पैजवनाचा मुलगा सुदास याचा पुरोहित होता विश्वमित्र हा सर्वांचा मित्र होता सर्व एकत्र फिरत होते सुहास हा अतिउदार दाता होता पैजवान हा पीज मुलगा होता आणखी असे की पीज धावण्याचा वेग दुसऱ्यांना मसर उत्पन्न करण्या इतका मोठा होता त्याची चालण्याची ढप कोणालाही साधत नव्हती यासकाच्या निरुक्तापासून आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टी मिळतात एक पैझवन म्हणजे पिजवनाचा मुलगा दोन जो इसम पिजवनाचा मुलगा आहे तो सुदास होय महाभारताच्या शांतीपर्वातील मजकुरामध्ये ज्या पैजवानाबद्दल उल्लेख आहे तो पैजवन कोण या प्रश्नाचे उत्तर आपल्याला यासकाच्या निरुक्ताच्या सहाय्याने देता येणे शक्य आहे ते उत्तर हेच की पैजवन हे सुदास याचे दुसरे नाव होय यापुढचा प्रश्न हा की सुदास हा कोण आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे ब्राह्मणी वाङ्मय चाळून पाहिले तर असे दिसून येते की त्या वाङ्मयात सुदास या नावाचे तीन इसम आहेत त्यापैकी एक सुदास ऋग्वेदात आढळतो त्याच्या कुटुंबाची सविस्तर माहिती ऋग्वेदातील रुच्यात दिलेली आहे एक ऋग्वेद सात अठरा एकवीस शेकडो राक्षसांचा संवार करणारा पराशर आणि वसिष्ठ यांनी सर्व आयुष्य तुझ्या सेवेत घालविले त्यांनी प्रत्येक घरात तुझी स्थापना करून भक्ती चालू केली अशा उपकारकर्त्यांच्या मैत्रीची तू अवहेलना करू नकोस म्हणून धार्मिक वृत्तीच्या माणसांना भरभराटीचे दिवस लाभतात दोन ऋग्वेद सात अठरा बावीस यज्ञ मंडपात पुरोहित यज्ञाचे मंत्र म्हणत यज्ञ कुंडाभोवती ज्याप्रमाणे प्रदक्षिणा घातली त्याप्रमाणे हे अग्ने देव नातू पिजवनाचा मुलगा दोनशे गाई व दोन रग यांचे दान करणारा दोन बायका असलेला सुदास अशी मी सुदासांच्या औदार्याची सुतीस्तोत्रे म्हणतो तुझ्या सभोवती प्रदक्षिणा घालीत आहे तीन ऋग्वेद सात अठरा तेवीस ज्यांचे खोगीर सोन्याच्या दागिन्यांनी मडविलेले आहेत ते ति खडतरस्त्यांनी धीमेपणाने पावले टाकीत चालतात जे आपल्या सद्गुणांनी पृथ्वी तलावर झाले आहेत अशा विलोभनीय चार घोड्यांची दान पिजवण्याचा मुलगा सुदास याने कल अन्न व संतती मिळविण्यासाठी तू मला आपला मुलगा समज चार ऋग्वेद सात अठरा चोवीस तो जणू काही इंद्र आहे असे समजून सातही लोक सुदासाची स्तुती करतात त्याची कीर्ती फाट स्वर्ग पृथ्वी यामध्ये पसरते प्रत्येक श्रेष्ठ माणसाला त्यांनी द्रव्य दिले आहे असा तो फार मोठा दानशूर आह वाहत्या नद्यांनी त्याच्यासाठी युद्धमदीला युद्धात ठार कल पाच ऋग्वेत सात अठरा हे मरुद देवानो तुम्ही यज्ञविधीचे अग्रणी आहात सुदासांचा बाप दिवोदास याची तुम्ही जशी काळजी घेतली तशी तुम्ही या राजपुत्राची काळजी घ्या पिजवनाच्या कर्तव्यनिष्ठ मुलाची प्रार्थना तुम्ही ऐका व त्याचे इच्छित तुम्ही त्याला द्या त्याचे सामर्थ्य असाधित राहो व चिरायू हो दुसरे दोन दिवस सुदास यांची विष्णू पुराणात उल्लेख आढळतात एक सुदास सागराचा वंशज म्हणून चौथ्या अध्यायात उल्लेख दिला सुदासाचे सागराशी नाते जोडणारा वंशवृक्ष पुढील प्रमाण कश्यपाची मुलगी सुमती व राजा विदर्भाची मुलगी कसिनी या सागराच्या दोन बायका होत्या त्याला बरेच दिवस अपत्य न झाल्यामुळे त्याने औरव ऋषीची मनोभावे भक्ती केली मुनीने असा वर दिला की सागराच्या एका पत्नीला एक पुत्र होईल व तो पुढे वंश चालविल आणि दुसऱ्या पत्नीला साठ हजार पुत्र होतील या वरांपैकी कोणता व कोणत्या पत्नीने पसंत करावा हे जिनेतीने तिनं ठरवावे असे मुनीने दोन्ही स्त्रियांना सांगितले आपल्याला एकच पुत्र व्हावा अशी कसिनीने इच्छा प्रकट केली आपल्याला साठ पुत्र व्हावेत अशी सुमतीने इच्छा दर्शविली थोड्याच दिवसात केसिनीला असमंजस हा मुलगा झाला व या उर्जापासून वंश वाढत गेला विनोदाची कन्यासोमतीला साठ हजार मुलगे झाले असमंजसाला अंशुमत हा मुलगा झाला पुरुंचा वंशज म्हणून एकोणीसाव्या अध्यायात दुसऱ्या सुदासाचा उल्लेख आह या सुदासाज पुरुषी नाते जोडणारा वंशवृक्ष पुढील प्रमाण आह पुरुचा मुलगा जनमजय जनमजयाचा मुलगा प्रचिन्वत प्राचिनवताचा मुलगा प्रवीर प्रवीराचा मुलगा मनस्थ्यू मनसूचा मुलगा भयद भयदाचा मुलगा सद्यान्नम सुदन्माचा मुलगा बहुगाव बहुगावाचा मुलगा संयती संयतीचा मुलगा अहम्यति होता अहम्यतीचा मुलगा रौद्राश्व होता रितेयू कक्षेयू स्नांडिलयू घृतेयू जलेयू स्थलेयू संततेनेयू वनेयू व घ्नतेयू असे दहा पुत्र रौद्राश्वाला होते रितेयूचा मुलगा रतीनार रतीनाराला तात्सू अप्रतिरत् व असे मुलगे होते कन्व अप्रतिरताचा मुलगा होता मेघातिथी हा कनवाचा मुलगा होता मेघातिथीपासून कन्वयान ब्राह्मण उत्पन्न झाले अनिल हा तान्सूचा मुलगा अनिलास चार मुलगे होते त्यातून दुष्यंत हा वडील मुलगा होता दुष्यंतचा मुलगा सम्राट भरत हा होता भरताला निरनिळ्या पत्नीपासून नऊ मुलगे झाले परंतु हे मुलगे दिसण्यात माझ्यासारखे नाहीत असे भरताने उद्गार काढल्यामुळे तयास्त्रियांना भीती पडली की भरत आपल्याला सोडून देईल म्हणून त्यांनी नऊ मुलगे मारून टाकले पुत्र जन्मून अशा मेले म्हणून भरताने मरुददेवांसाठी यज्ञ केले उथत त्याची पत्नी ममता हिच्यापासून बृहस्पतीला भारद्वाज हा मुलगा झाला तो मुलगा मरुद्देवांनी भरताला दिला भरताला दोन मुलगे झाले पण व्यर्थ म्हणून त्याला विथता हे नाव पडले विथताचा मुलगा भवनमन्यू होता भवनमन्यूला पुष्कळ मुलगे झाले त्यातून बृहत्त्र महावीर्य नर व गर्ग हे प्रमुख होते नराचा मुलगा संस्कृती हा होता रुचिरधी व रतीदेव हे संस्कृतीचे मुलगे होते गर्गाचा मुलगा सीनी होता त्याचे वंशज पुढे गार्ग्य व सायन्स या नावाने ओळखले जाऊ लागले हे लोक जरी जन्माने क्षत्रिय होते तरी ते ब्राह्मण झाले महावीर्याचा मुलगा उरुक्षे याला पुष्करिन व कपि असे तीन मुलगे होते कपिया ब्राह्मण झाला ब्रह्मक्षत्राचा सुहोत्र सुहोत्राचा मुलगा हस्तीन होता हस्तिनाने हस्तिनापूर हे शहर वसविले हस्तिनाचे मुलगे अजामीग द्विमीग व पुरमिग हे होते अजामीदाचा एक मुलगा कन्व हा होता कन्वाचा मुलगा मेघादिथी हा होता अजामिदाचा दुसरा मुलगा बृहदिशु बृहदिशूचा बृहद्वसु बृहद्वसुचा बृहत्कर्म ब्रुह बृहत्कर्माचा जयद्रथ जयद्रथाचा विश्वजीत विश्वजीताचा मुलगा सेनाजीत हा होता रुजीराश्व कांस्य ध्रशनुष व सह हे सेनाजिताचे मुलगे होते रुजिराश्वाचा मुलगा पृथुसेन हा होता पाराचा मुलगा निप होता पारा सपारा व सदाश्व हे तीन मुलगे समराचे होते पाराचा पृथू प्रिथु, पृथूचा सुकृती सूक्रीती, सुकृतीचा विभत्र विभद्राचा मुलगा अनु होता व्यासाचा मुलगा शुक्ल व शुक्लाची मुलगी कृथ्वी हिच्याशी अनुहाने विवाह केला तिच्यापासून त्याला ब्रह्मदत्ताचा विश्वेकक्षेन विश्वेकक्षेनाचा उदक्षेन उदक्षेनाचा शेण्याचा मुलगा मल्लत हा होता द्विमिधाचा याविनार याविनाराचा धृतिमात धृतिमताचा सत्यधृती सतधृतीचा सत्य ध्रदने धृदनेमाचा सुपाश्वा सुपाश्वाचा सुमती सुमतीचा सन्मतीमत सन्मतीमताचा मुलगा कृत हा होता हिरण्यभाने कृताला योगाचे तत्वज्ञान शिकवले आणि कृतीने पूर्व दिशेला राहणाऱ्या आणि सामदेवाचा अभ्यास करणाऱ्या ब्राह्मणांसाठी चोवीस संहिता ग्रंथित केल्या कृताचा मुलगा उग्रायुध हा होता आपल्या सामर्थ्याने उग्रायुधाने क्षत्रियांचा नीप वंश नष्ट केला उग्रायुधाचा क्षेम्य क्षम्याचा सुवीर सुविरांचा नृपंजय रुपन्जे, नृपंजयाचा मुलगा बहुरथ हा होता त्यांना पौर असे म्हणत असत अजा मिझिला निलिनी म्हणून एक पत्नी होती त्याला तिच्यापासून नील नावाचा मुलगा झाला नीलाचा शांती शांतीचा सुशांती सुशांतीचा पुरुजाणू पुरुजाणूचा चक्षू चक्षुचा मुलगा हर्याश्व हा होता मुद्गल श्रीजय ध्रुवदिशू प्रवीर व कमविल्य असे पाच मुलगे हर्याश्वाला होते हर्याश्व मुलांना म्हणाला हे माझे पाच मुलगे आपल्या देशाचे संरक्षण करण्यास समर्थ आहेत म्हणून त्यांना पानचाळ असे नाव मिळाले मुदगलापासून मौदगल्य ब्राह्मण उत्पन्न झाले बुदगलाला बह वाश्व हा एक दुसरा मुलगा झाला बह एक मुलगा व एक मुलगी अशी दोन जुळे मुली झाली त्यांची नावे अनुक्रमे दिवोदास व अहल्या अशी होती दिवोदासाचा मित्रायू मित्रायूचा च्यवन च्यवनाचा सुदास सुदासचा सौदास उर्फ सहदेव सौदासाचा मुलगा सोमक हा होता सोमकाला शंभर मुलगे होते त्यातून जंतू हा सर्वात वडील व प्रिषत हा सर्वात लहान मुलगा होता प्रिषताचा द्रुपदाचा दुरुप, दृष्टुन्म दृष्टदुन्माचा मुलगा दृष्टकेतू हा होता अजामेदला दुसरा मुलगा वृक्षा वृक्षाचा संवर्ण संवर्णाचा मुलगा कुरु हा होता कुरुने आपले नाव कुरुक्षेत्र या पवित्र जिल्ह्यास दिले सुधनुष परिक्षित व बरेच मुलगे कुरुला होते सुधनुषचा सुहोत्र सुहोत्राचा च्यवन ज्यवनाचा कृतक कुरुत, कृतकाचा उपरिचर्वस उपरिचर्वासाचा बृहद्रथ प्रत्याग्र कुशंब मवेल्ल्य मत्स्य व इरत अशी सात मुले होती बृहद्रथाचा कुशाग्र कुशाग्राचा ऋषभ ऋषभाचा पुष्यवत पुष्यवताचा सत्यधृत सत्यधृताचा सुधनवन सुधनवनाचा मुलगा जंतु हा होता बृहद्रथाला आणखी मुलगा होता जन्मतः त्याच्या छराचे दोन तुकडे झाले होते जराया या नावाच्या छिटकिनी ते दोन तुकडे एकत्र जोडले म्हणून या मुलाचे नाव जरासंद असे पडले जरासंदाचा मुलगा सहदेव हा होता सहदेवाचा मुलगा श्रुतश्रवस हा होता हे सर्व मगध देशाचे राजे होते तीन सुदासाचा अगदी जवळचा वंशवृक्ष खालील तक्त्यात दिला आह हे तीन सुदास म्हणजे तीन निरनिळे सुदास होते की ते एकाच व्यक्तीचे निरनिळ्या टीकांचे संदर्भ होते हे ठरविण्यास खालील तक्त्याची मदत होईल ऋग्वेदातील सुदास विष्णू पुराणातील सुदास बास देवदत सत अठरा तेवीस पिजवत सत अठरा पंचवीस दिवोदास पिजवन सागरकुटुंबा ऋतुपर्ण पुरूकुटुंबा बहवाश्व सत अठरा बावीस पिजवन सुदास सत अठरा तेवीस सुदास सत सुदास सागरकुटंबा सर्व काम सुदास सौदास मित्र सह पुरुकंबा दिवोदास मित्रायू चवन सुदास सौदास सोमक वरील रक्त्यावरून दोन गोष्टी सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट दिसतात विष्णू पुराणात वर्णन केलेला सुदास व ऋग्वेदात वर्णन केलेला सुदास यांचा अर्थार्थिक काही संबंध नाही ही, ही पहिली गोष्ट होय दुसरी गोष्ट ही की महाभारतात वर्णन केलेला पैजवन याचा प्राचीन काळी होऊन गेलेल्या पैजवनाशी संबंध पोहोचतो का हे शोधून काढावायचे म्हटले तर ऋग्वेदात पैजवन म्हणून ज्याला म्हटले आहे त्या ऋग्वेदातील सुदासाशी महाभारतातील सुदासाचा संबंध पोहोचू शकतो कारण हे की ऋग्वदातील सुदास उर्फ पैजवन हा पैजवन उर्फ दिवोदास याचा मुलगा होय असे ऋग्वदात वर्णन आले आहे. ऋगवात वर्णन कलिदासांची वंशावळ शोधून काढण्यास काही अडचणी उपस्थित होतात परंतु देवदत्त म्हणजेच दिवोदास असा मेळ घालून या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न कलि आहा ऋगवातील सात अठरा यातील 22, 23 आणि 25 या रुचांतील मस्कूर एका स्वरूपाचा नाही व हा मजकूर व्यवस्थितपणे पडताळून पाळण्याचा कोणी प्रयत्न केला नाही यामुळे उपरी निर्दिष्ट अडचणी उत्पन्न झाल्या आहेत चित्राव शास्त्री यांनी संपादन कल्ली ऋग्वदाची जी आवृत्ती आहे तीत पिझवन हे नाव सर्व ठिकाणी वापरि आढळत पंडित सातवळेकर यांनी संपादन कलिवदाची जी आवृत्ती आहे तीत पैझवन हे नाव सर्व ठिकाणी वापरलेली आढळत आणि पंचवीसाव्या रुचात पिझवन हे नाव आढळतं विल्सनच्या आवृत्तीतील मजकूर बरोबर असावा असे दिसते याचे कारण असे की यास्काने सुद्धा नियक्तात पैजवानाच नाव घेऊन त्याचे स्पष्टीकरण दक्ष प्रयत्न कला आह विल्सनच्या आवृत्तीतील पंचवीसाव्या रुच्याचा मजकूर बरोबर आहे असे गृहीत धरले तर सुदासाची वंशावळ शोधून काढण्यात कोणतीच अडचण येत नाही स्पष्टीकरण जर अचूक धरले तर पिझवन हि दिवसाचे आणि पैजवन हि सुदासाचरे नाव ठरत प्रोफेसर वर यांनी याबाबतीत जो निष्कर्ष काढला आह तोच माझा निष्कर्ष आहे हे सुदैवान माझ्या पथ्यावर पडले आहा महाभारतातील शांतीप्रवातील मजकुरावर मी माझा सिद्धांत उभारला आहा मजकुरासंबंधी आपली विचार प्रदर्शित करताना प्रोफेसर वबर म्हणतात येथे अशी महत्वाची दंतकता प्रविष्ट केली आहे की अनेक यज्ञ करून मोठी कीर्ती मिळविलेल्या आणि विश्वमित्राचा आश्रयदाता आणि वसिष्ठाचा शत्रू म्हणून ज्याचे नाव ऋग्वेदात वर्णन कल आह तो पैजवन म्हणजे सुदास हा शुद्र होय या मजकुरातील मुद्यांचे संपूर्ण महत्व प्रोफेसर वेबर यांना आकलन करता आले नाही ही दुर्दैवाची गोष्ट होय परंतु ही गोष्ट वेगळी आहे महाभारतातील फैजवन म्हणजे ऋग्वेदातील सुदास होय असे प्रोफेसर वेबर यांचे मत होते व हे मत माझ्या सिद्धांताला पोषक आहे हे पुरेसे आहे तीन सुदास उर्फ पैजवन याच्याबद्दल आपणास काय माहिती आहे याच्याबद्दल खालीलप्रमाणे माहिती मिळते एक सुदास हा दास किंवा आर्य नव्हता दास व आर्य हे दोघेही त्याचे शत्रू होते ऋग्वेद सात त्र्याऐंशी एक याचा अर्थ असा की सुदास हा वैदिक कार्य होता 2. सुदासचा पिता दिवोदास भद्र याश्वाचा दत्तक पुत्र असावा ऋग्वेद नऊ एकसष्ट दोन दिवोदास राजा होता तुर्बम यदू शांबर पक करंस, व गुंगू या लोकांबरोबर त्याने लढाया केल्या ऋग्वेद सहा एकसष्ट एक, एक सात दहा अठ्ठेचाळीस एक त्रेपन्न शहाऐंशी अठरा तेरा तुर्यवम आणि देवोदास व त्याचे मित्र आयू व कुत्स यांच्यामध्ये वैमनस्य चालू होते त्यामुळे त्यांच्यात नेहमी युद्ध जोंपत असे शेवटी तूर्यवन यांना जय मिळाला ऋग्वेद एक त्रेपन्न आठ आट, सहा अठरा तेरा एकदा इंद्राने झालेल्या युद्धात तूर्यवनाची बाजू घेतली होती असे दिसते देवोदासांनी आपला पुरोहित भारद्वाज याला पुष्कळ प्रकारची दाने दिली ऋग्वेद एक एकशे सोळा अठरा भारद्वाजाने दिवोदासाबरोबर वर नमख हरामी केली व तो तूर्यवानाच्या पक्षाला जाऊन मिळाला ऋग्वेद सहा सोळा पाच सुदासाच्या आईचा कुठे उल्लेख आढळत नाही परंतु सुदासाच्या पत्नीबद्दल उल्लेख आढळतो हो। त्याच्या पत्नीचे नाव सुदेवी ऋग्वेद सहा अठरा तेरा होते अश्विनांनी सुदामासाठी तिला प्राप्त केले असे समजले जाते तीन सुदा असा राजा होता व त्याचा राज्याभिषेक विधी ब्राह्मण ऋषी वसिष्ठ यांच्या हस्ते झाला होता कोणत्या राजाचा महाभिषेक कोणत्या पुरोहितांनी केला याची माहिती अयत्रेय ब्राह्मणात दिली आहे मनूचा मुलगा शर्यात याचा राज्याभिषेक भृगूचा मुलगा च्यवन यांनी या विधीने केला त्यानंतर शर्यात एकामागून एक असे जगातील सर्व देय जिंकित त्याने अश्वमेध यज्ञ केला व देवांनी जो यज्ञोत्सव सुरू केला होता त्या उत्सवाला शर्यत उपस्थित होता सत्रजिताचा मुलगा शतनिक याचा राज्याभिषेक वजरत्नाचा मुलगा समसूषम यांनी या विधीने केला त्यानंतर शतनिक एकामागून एक देश पादाक्रांत करीत सर्व पृथ्वीतलावर फिरला व त्याने अश्वमेध यज्ञ केला अंबश्य याचा राज्याभिषेक पर्वत व नारद यांनी या विधीने केला त्यानंतर अंबश्य एकामागून एक देश पादाक्रांत करीत सर्व पृथ्वीतलावर फिरला व त्याने अश्वमेध यज्ञ केला उग्रसेनाचा मुलगा युद्धमस्रौष्टी याचा राज्याभिषेक पर्वत व नारद यांनी या विधीने केला त्यानंतर युद्धमस्रौष्टी एकामागून देश पादाक्रांत करीत सर्व पृथ्वीदलावर फिरला त्याने अश्वमेध यज्ञ केला भुवानाचा मुलगा विश्वकर्मा याचा राज्याभिषेक काश्यप यांनी या विधीने केला यानंतर विश्वकर्मा एकामागून एक देश पादाक्रांत करीत सर्व पृथ्वी दलावर फिरला व त्याने अश्वमेध यज्ञ केला ते असे म्हणतात की पृथ्वीने विश्वकर्माला पुढील श्लोक गाऊन दाखविला मला दान म्हणून कोणाला देण्यास कोणत्याही मर्त्य मानवायला परवानगी नाही मी तुला सर्व पृथ्वीदान देईन असे राजाने राज्याभिषेक विधी करीत असलेल्या आपल्या पुरोहित्याला वचन दिले होते हे विश्वकर्मा तू मला दुसऱ्याला दान म्हणून दिले आहेस म्हणून मी समुद्राच्या मध्यभागी उडी घेऊन समुद्रात बुडेन मला तू काश्यपाला देण्याचे जे वतन दिले आहेस ते व्यर्थ होय पिजवनाचा मुलगा सुदास याचा राज्याभिषेक वसिष्ठाने या विधीने केला त्यानंतर सुदास एकामागून एक देश पादाक्रांत करीत सर्व पृथ्वीतलावर फिरला व त्याने अश्वमध यज्ञ केला अभिक्षिताचा मुलगा मरुत याचा राज्याभिषक्क अंगीरसाचा मुलगा सवर्त या विधीनं केला. त्यानंतर मरुत्त एकामागून एकद पादाक्रांत करीत सर्व पृथ्वी फिरला व त्याने अश्वम्ध यज्ञ कला वरील माहितीत सुदास याचा स्पष्टपणे उल्लेख केला आहा आणि त्याचा राज्याभिषक्क विधिवशिष्टाने कला ही सांगितलं आहावद्दात दश राजन युद्ध म्हणजे दहा राजांचे युद्ध म्हणून ज्या प्रसिद्ध युद्धाचे वर्णन केले आह त्या युद्धातील नायक सुदास हा होता ऋग्वेदातील सातव्या मंडलामध्ये जी सुक्त्या आहेत त्यातील बऱ्याच सुक्तात या प्रसिद्ध युद्धाबद्दल उल्लेख सापडतात त्र्याऐंशीवे सुक्त म्हणजे चार हे इंद्र वरुण हो भेदावर सुदास चाल करून जाण्याच्या अगोदरच तुम्ही भेदावर तुमच्या भयंकर शास्त्राचे पाहार करून त्याला तुम्ही जेरी सांडले व भेदापासून तुम्ही सुदासाचे संरक्षण केले तुम्ही या त्रितसूनची प्रार्थना युद्धाच्या वेळी आहे का म्हणजे मी त्रितसूनंना जो आशीर्वाद दिला तो सफळ होईल पाच हे इंद्र वरुज हो सुदास व त्रितसू हे तुमच्याकडे येतील आणि दहा राजे जेव्हा सुदास व त्रिसू यांच्यावर हल्ला करतील तेव्हा लढाईत आपणाला यश व संपत्ती मिळो अशी सुदास व त्रितसू तुमची प्रार्थना करतील सहा हे इंद्रव बरुन हो परस्परांशी संलग्न झालेले ते धर्मप्रष्ट दहा राजे सुदासवर विजय मिळू शकलेले नाहीत विधी करणाऱ्याचे नेते व यज्ञीय अन्न दान करणारे यांची जी स्तुती गायली ती सफळ झाली त्यांच्या यज्ञाच्या वेळी देव उपस्थित होते सात तुमच्यापैकी जन शत्रूंना ठार करतो आणि दुसरा उपद्रवांपासून धार्मिक कर्मे सदैव सुरक्षित ठेवतो हो मानवाच्या डोक्यावर हिताचा पाऊस पडणाऱ्या देवांनो आम्ही तुमची मनोमय प्रार्थना करून तुम्हाला आळवीत आहोत हे इंद्र वरुड हो मी आम्हाला आशीर्वाद द्या तेतीसावस उत्तम म्हणते आठ इंद्र पाशदुमनाच्या यज्ञात सोमरसाचे गुटखे घेत असता त्यांनी खवळलेल्या इंद्राला तेथून आणून पाशदुमनाचा अपमान केला सुदासाच्या यज्ञात इंद्राने सोमरसाचा स्वीकार करावा म्हणून त्याने इंद्राला पाशदुमण्याच्या यज्ञातून उठवून आणले होते वायाताचा मुलगा पाशदुम्ने याने पुढे ठेवलेल्या सोमरस बाजूला सारून इंद्र उठला व तडक वशिष्ठाकडे गेला नऊ त्यांनी सुदासाला हिंदू नदी सहज ओलांडून जाण्यास सहाय्य केले त्याचप्रमाणे शत्रूना सहजपणे ठार मारण्यास त्यांनी सुदासाला सहाय्य केले तसेच वसिष्ठांनी तुझी आराधना करून दहा राजांच्या बरोबर चालू असलेल्या युद्धात सुदासाचे संरक्षण करण्यास इंद्राला उद्युक्त केले दहाण्याने व्याकुळ झाले पाऊस पडावा म्हणून प्रार्थना करणार दहा राजांशी चालू असलेल्या युद्धात त्रिसूंची मदत घेणारे जे वसिष्ठ लोक त्यांनी इंद्राला सूर्याप्रमाणे प्रकाशमान केले वसिष्ठांनी केलेली अतिशय स्तुती ऐकून इंद्राने त्रिसुन्ना विस्तीर्ण प्रदेश बहाल केला एकोणीसावे सुक्त म्हणते तीन यज्ञात यथाविधी हवन करणाऱ्या सुदासाचे हे इंद्रा तूर्ण भिता संरक्षण केलेस पृथ्वीवर ताबा मिळविण्यासाठी शत्रूंबरोबर ज्या लढाया झाल्या त्या लढयात पुरुकुत्साचा मुलगा त्रासदस्यू पुरु यांचे संरक्षण तू केलेस चार हे इंद्रा यज्ञात यथाविधी हवन व दान करणारा सुदास तू जे केले आहेस ते असंख्य आहे तू मानवाच्या डोक्यावर जिताचा पाऊस पाडणार आहेस मी तुझे चपळ गोडेरथाला झुंपून तुझा रथ तुझ्यासाठी तयार करतो तू महाबलाढ्य आहेस व तुझ्यासाठी असंख्य विधी करण्यात येतात आमच्या प्रार्थना तुझ्या कानावर जावोत हो। सातव्या मंडळातील अठरावे सुप्तमंत्र सुदासला नावेत बसून पारुष्णी नदीचे खोल असलेले पात्र पार करता यावे म्हणून वंदनीय इंद्राने सर्व व्यवस्था केली आणि यज्ञ करणाऱ्यांच्या मनात आराधनामय ज्या तप्त भावना जागृत झाल्या आहेत त्याचे रुपांतर इंद्राने नद्यांच्या निद्य बडबडण्यात केले. सहा यज्ञविधी तत्पर करण्यात पुढाकार घेणारा दुर्वाश द्रव्य मागण्यास सुदासकडे गेला परंतु मासे ज्याप्रमाणे पाण्याच्या प्रवाह शक्तीने स्थगित होत असतात त्याचप्रमाणे भृगृ व हो, यांनी त्याला अडवून ठेवल सुदास इंद्र हे दोघ मित्र सर्वत्र एकमेकांबरोबर जात इंद्र सुदासांची संगणातून मुक्तता करी सात जे द्रव्य पदार्थना व्यवस्थितपणे मांडून ठेवतात ते पवित्र शब्द उच्चारतात जे तप करण्यापासून परावृत्त होतात जे हातात शिंगे धरतात जे यज्ञ करून जगावर सुखाची छाया पसरवतात त्यांनी ज्या लुटारूंनी आर्यांची जनावरे चोरून नेली होती त्यांच्यापासून ती जनावरे ज्या इंद्राने परत आणली व ज्या इंद्राणे युद्धात चत्रात ठार त्या इंद्राची स्तुती करून त्याची महती वाढवावी आठ सुदासाच्या हीन मनोवृत्तीच्या व मूर्ख अशा शत्रूंनी हिना पारुष्णी नदी ओलांडून तिची तीरे नष्ट केली परंतु स्वतःच्या गौरवाने तो या पृथ्वीवर संचार करतो आणि बळी दिलेला पश् जसा खाली पडून राहतो त्याचप्रमाणे चायामाडाचा मुलगा कवी हा मृत्यूच्या मांडीवर झोपतो नऊ पाणी आपल्या मार्गाने सरळ वाहत जाऊन पारुष्णी नदीला मिळाले व इकडे तिकडे वाहत जाऊन दुसरीकडे कोठे गेले नाही सुदास राजा निराळ्या ठिकाणी सरळ हल्ले करीत आला आणि सुदासाची बाष्कळ बडबड करणारे शत्रू व त्याचे असंख्य नातलग यांना इंद्राने जिंकून सुदासाने प्रजानन कल दहा निरनिळ्या रंगांच्या जनावरांवर बसणारे तृष्णीने पाठविले व आपला मित्र इंद्र याला भेटण्याचे अभिवचन दिल्याने स्मरण झालेले भस्त हे गुराकी नसताना जसे गुरे राणातून परत घरी येतात त्याचप्रमाणे तरुत परत आले आह त्यांना नियुक्त घोड्यांना लवकर वाहत आणून शत्रूंवर सोडले अकरा चांगला दिसणारा पुरोहित यज्ञाच्या मंडपात पवित्र तृणांचे ज्याप्रमाणे तुकडे करतो त्याचप्रमाणे कीर्ती विभागण्याची महत्वाकांक्षा धरलेला वीर इंद्र याने राजाच्या मदतीसाठी मरूद तयार केले आणि त्यांनी पारुष्णी नदीच्या तीरावर एकवीस माणसांची कत्तल केली बारा वज्र हातात घेणाऱ्या इंद्राला श्रुत कवंश वृद्ध व नंत यांना पाण्यास बुडूला गेल्याने ते तुझ्याशी इमान राखून नव्हते तुझ्या मैत्रीचा ज्यांना हव्यास वाटला आणि जे तुझे यश वाढवितात ते तुझी मैत्री टिकून ठेवतात आणि खुश राहतात तेरा इंद्राने आपल्या सामर्थ्याने त्यांच्या माऱ्यांच्या सर्व जागा व त्यांची सात प्रकारची शरे नष्ट केली त्याने अनुच्या मुलाच्या राहण्याचे घर थ्रीच सुला दिले इंद्राची स्तुती करून आपण वाईट बोलणाऱ्या माणसाला युद्धात जिंकूया चौदा अनु यांचे योद्धे सुदासांची गुरे हाकून नेण्याची इच्छा करीत होते ते धार्मिक सुदासाविरुद्ध झगडत होते असू 66660 हजार सहाशे साठ योद्धे लढताना नष्ट झाले अशी इंद्राची पराक्रमाची सर्व कृत्ये आहे 15. सुदासाची वैर करणारे हे त्रितसू इंद्राबरोबर अज्ञातपणे लढत राहिले पण उतरणीच्या जागेवर नद्या ज्याप्रमाणे फार वेगाने धावतात त्याप्रमाणे युद्धात पडाव झाल्यामुळे त्रित्सू हे समरभूमीतून पळत सुटले त्यांनी आपली सर्व चीजवस्तू सुदासला दिली सोळा इंद्राचा श्रेष्ठ मित्र यज्ञ यागातील द्रव्य गोळा करून ठेवणारा वीर सुदास यांच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना इंद्राने पृथ्वी सर्वत्र पसरविले क्रोधाविष्ट शत्रूंचा क्रोध इंद्राने दाबून टाकला आणि सुदासाचे शत्रू सुदासावर चाल करून येऊ लागले पण इंद्राला पाहताच त्यांनी भीतीने पाठ फिरवून पळ काढला सतरा इंद्राने भिकाऱ्याकडून श्रीमंताला एक मौल्यवान दान देवविले त्याने बकऱ्याकडून सिंहाला ठार मारविले त्याने सुईने यज्ञस्तंभाचे कोण कापले त्याने युद्धात मिळवलेली शत्रूंची सर्व मालमत्ता सुदासाला दिली अठरा हे hey इंद्रा तुझे कित्येक शत्रू गुलाम झाले आहेत जे लोक तुझी स्तुती करतात ते लोक दुष्ट आहेत असा त्यांच्यावर ठपका ठेवणारा अनियंत्रित भेद याला तू केव्हा तरी आपला गुलाम कर इंद्रा तुझे तीक्ष्ण वज्रभेदाच्या अंगावर फेक एकोणीस इंद्राने भेदाला युद्धात केले तेव्हा यमुनेच्या तीरावर राहणारे लोक व त्रिसू यांनी इंद्राचा जय केला अजस शिग्रू व यक्षू या लोकांनी युद्धात मारलेल्या घोड्यांची डोकी इंद्राला हवन म्हणून दिली वीस हिंद्रा ज्याप्रमाणे पुन्हा पुन्हा उगविणाऱ्या उषांची गणना करता येत नाही त्याप्रमाणे तू दिलेले जुन व नवे वर कल जुन व नव अनुग्रह यांची गणना करता येणार नाही मन्यमानाचा मुलगा देवक याला तू ठार मारलेस, आणि तू शांबर याला विस्तीर्ण पर्वतावरून खाली फेकून दिलस या युद्धात सुदासाच्या विरुद्ध जेराजे त्याची यादी खाली देत आह ही यादी चित्रावशास्त्री यांच्या प्राचीन चरित्रकोष या ग्रंथातून घेतलेली आहा पाच सहाशे चौदा या यादीत जी नावे दिली आहेत ती सर्व राजांची आहेत का याबद्दल एकमत नाही खालील यादीत तेरा ते सोळा या क्रमांकात नावे आहेत ती पुरोहितांची नावे आहेत असे सामनाचार्याचे मत आहे सत्तावीस ते एकोणतीस या क्रमांकातील नावाबद्दल अशीच शंका आहे एक शून्यू दोन तुर्वाश तीन द्रह्यू चार कदश पाच पुरु सहा अनू सात भेद आठ शंभर नऊ वैकर्ण दहा दुसरा वैकर्ण अकरा यदू बारा मत्स्य तेरा पक्त, चौदह भालानस पंद्रह अलीन सोला विषाणीन सत्रह अज अठरा शीव एकोस शिघ्रू वीस यक्षु एक युद्धमधी बावीस यादव तेवीस देवक मान्यमान चौवीस चायामानक पंचवी उचत सवीस श्रुत सत्तावीस मन्यू आ आणि पृथू या युद्धाचे जे वर्णन आले आहे त्यावरून त्याचे जे स्वरूप दिसते त्यापक्षा ति युद्ध मोठ्या स्वरुपाचे होतेही उघड आहे हे युद्ध म्हणजे हिंदी आर्य समाजात एक महत्वाची बाब होऊन बसलेली असावी ही परिस्थिती लक्षात घेतली तर सुदास त्या काळाचा मोठा पराक्रमशाली पुरुष होता याबद्दल आश्चर्य करण्याच कारण वाटत नाही सुदासाचे नाव ऋग्वेदात सत्तावीस ठिकाणी आढळत वैदिक लोक त्याला केवढा मोठा पराक्रमशाली पुरुष समजत होते ही गोष्ट यावरुन स्पष्ट होत हे hey, युद्ध नक्की कोणत्या कारणामुळे झाली याची आपणाला थोडीशी सूचक माहिती रुग्वेद सात त्र्याऐंशी सात ही रुचा पूर्वीत विरुद्ध जे राजे लढत होते त्यांच्या रुचात धर्मभ्रष्ट राजे असे वर्णन केलेले आहे यावरून असे दिसते की हे युद्ध म्हणजे कदाचित धार्मिक स्वरूपाचे युद्ध असावे चार सायनाचार्य यांचे जे मत आहे त्यावरून त्याचप्रमाणे जी परंपरागत माहिती उपलब्ध आहे तीवरून असे दिसते की ऋग्वेदातील खाली दिलेल्या रुच्यात कोणत्या ऋषाचा ऋषी कोण होता याची माहिती दिलेली आहे वितहव्य किंवा भारद्वाज दहा नऊ अंबदिशाचा मुलगा सिंधुद्वीप किंवा पष्टाचा मुलगा त्रिशिरस दहा पंचाहत्तर प्रियमेघाचा मुलगा सिंधुक्षित दहा एकशे मुलगा सुदास दहा एकशे मुलगा मनधातृ दहा एकशे मुलगा शिवी दिवोदासाचा मुलगा आणि काशीचा राजा प्रतरदन आनी, रोहिदाश्वाचा मुलगा व वसुमानस दहा एकशे अठ्ठेचाळीस या रुचेचा करता पृथ्वी वैन्य याचे नाव सांगितले आहे। सुदास हा वैदिक रुचार असणारा होता हे वरील यादीत आलेल्या त्याच्या नावावरून स्पष्ट होते। 5. सुदासाने अश्वमय यज्ञ केला होता याबद्दलचा उल्लेख ऋग्वेदातील तीन या रुचेत सापडतो नऊ देवाना उत्पन्न करणारा देवतांना माहीत केलेला पवित्र विधीकर्तांना मुख्य होत्रीला महत्व न देणारा मोठा ऋषी विश्वमित्र याने सुदामाचा यज्ञ यथाविधी करीत असता पाण्याचा वाहता लोंडा थोपवून धरला हे पाहून इंद्र व कौशिक लोक संतुष्ट झाले अकरा कौशिकांनो सुदासाच्या घोड्याजवळ जवजा त्याला उत्तेजित करा आणि राज्यासाठी संपत्ती मिळविण्यासाठी त्याला तयार होऊ द्या कारण देवांचा राजा इंद्र पूर्व पश्चिम उत्तर या दिशात वृत्त याला ठार केले आहे म्हणून पृथ्वीच्या उत्तम प्रदेशामध्ये सुदासाला इंद्राची पूजा करू द्या सहा ब्राह्मणांना दानधर्म करण्यास सुदास प्रसिद्ध पावलेला होता म्हणून त्याला अतिथिग्व म्हणजे श्रेष्ठ दानशूर हे नाव पडले होते सुदासाच्या दानशूरपणाची स्तुती ब्राह्मणांनी कशी केली होती हिरुग्वेदातील खालील संदर्भावरून स्पष्ट होत एक सत्तेचाळीस सहा या वेगाने चालणाऱ्या अश्विनांनो तुमच्या रथात संपत्तीचे ढीग आहेत सुदासाच्या संपत्ती तुम्ही भर टाका हवेत समुद्रात किंवा आकाशात जी विलोभनीय संपत्ती आहे ती तुम्ही आमच्याकडे पाठवा एक हे गर्जना करणाऱ्या इंद्रा तेव्हा तू पुरुकुत्सासाठी युद्ध करून सात शहरे उद्ध्वस्त केलीस हे राजा गौताची पेंडी दूर झुगारून फेकलीस आणि पुरुला संपत्ती दिलीस एक हे अश्विनानो ज्या सायने तुम्ही सुदासाला वैभवशाली सत्ता आणून दिली ते सायबरोबर घेऊन तुम्ही या सात हे रौद्र इंद्रा तुला हव्य करणाऱ्या सुदासाला तू सर्व सहाय्य दिलेस व त्याचे त्वरिने तू रक्षण केलेस पुरुक उत्सव व पुरुप्याचा मुलगा त्रासद्यू हा देश जिंकित असता तू त्याला वाचविलेस सात वीस दोन इंद्राचे सामर्थ्य वाढले व त्याने वृत्ताला ठार केले जो त्याची स्तुती करतो त्याचे संरक्षण तो वीर इंद्र करतो सुदासासाठी तो जागा तयार करतो ती आपल्या भक्तांना वारंवार धन देत असतो सात शंभर मदती हजार विलोभनीय दाणे व सुखसमृद्धी ही सुदासाला मिळवत शत्रूचे प्राणघातक हत्यार मोडून टाक कीर्ती व संपत्ती आम्हाला दे सात बत्तीस दहा रथाला कोणी विरोध करू शकत नाही किंवा थांबवू शकत नाही इंद्र व मरुद हे ज्याचे रक्षण करतात तो गुराडोरांनी भरलेल्या हिरव्यागार गायराणा थिंटतो सात आणि हे स्वर्ग पृथ्वी हो तुम्ही सुदासाला संपत्तीच्या पुष्कळ देणग्या द्या सात साठ आठ ज्या अर्थी अदिती मित्र वरून त्यांनी सुदासाला किंवा उदार माणसाला पुष्कर संतती देऊन त्यांचे पूर्ण संरक्षण केले त्या आरती हे देवतांनो आम्ही देवाविरुद्ध काही अपराध करू नये आर्य मन आमच्या शत्रूंच्या तवडीतून आमची सुटका करो हे उत्साई देवांनो तुम्ही सुदासाला विस्तीर्ण जागा द्या महाभारतातील शांतीपर्वात उल्लेखलेला पैजवन याच्या चरित्राबद्दलची तोटक माहिती ऋग्वेदातील उतारे घेऊन वर दिली आहे ऋगवेदातील उतारे हेही माहिती पुरविणारे विश्वसनीय पुरावे होत असे समजले पाहिजे ऋग्वेदातील उतारे हेही माहिती पुरविणारे विश्वसनीय पुरावे होत असे समजले पाहिजे ऋग्वेदातील या माहितीवरुन आपल्याला हे दिसून येईल की पैजवन याचे खरे नाव सुदासे होते व तो क्षत्रिय होता क्षत्रियन काहीतरी जास्त त्याच्यात होते तो एक बलाढ राजा होता वेदामध्ये आलेल्या या माहितीत दुसऱ्या तपशिलाची भर महाभारताने घातली आहे ती अशी की पैजवन हा शुद्र आर्य असावा आणि तो क्षत्रिय असावा आणि तो राजा असावा सुदासाबद्दलचा जो हा गौप्यस्फोट झालेला आहे त्याला इतिहासात तोड मिळेल काय ही जी घटना झाली अत्यंत क्रांतिकारक आहे तिच्यापेक्षा अधिक मोठी क्रांतिकारक गोष्ट कोणती असू शकेल तीन महत्वाच्या प्रश्नांची चर्चा केल्यानंतर सुदासांच्या चरित्रविषयक तर शिलाचे संशोधन पुरे करूया ते तीन प्रश्न असे सुदास आर्य होता काय जर तो आर्य होता तर तो कोणत्या टोळीचा होता जर सुदास शूद्र होता तर शूद्र हा शब्द काय दर्शवितो या चर्चेची सुरुवात दुसऱ्या प्रश्नापासून सुरू केली तर ठीक होईल या प्रश्नाचा निकाल लावण्यास ऋग्वेदातील काही मजकूर सहाय्य होणे शक्य आहे ऋग्वेदात बऱ्याच टोळ्यांची नावे सापडतात त्यातून त्रितसू भारत तुरुवाश द्रुयू यदू पुरु आणि अनू नावाच्या टोळ्या जास्त प्रमुख होत्या परंतु ऋग्वेदातील संदर्भावरुन असे दिसते की सुदासाचा संबंध फक्त तीन टोळ्याशी संबंध आला होता पुरु त्रितसू व भारत या त्या तीन टोळ्या होत्या फक्त तीन टोळ्यांशी आला होता फक्त तीन टोळ्यांची माहिती लक्षात घेऊन सुदास हा कोणत्या टोळीचा होता है है? हे शोधून काढणे आपल्याला शक्य आहे काय हे पाहूया त्रिसू व सुदास यांच्या जे संबंध होते त्याबद्दल ज्यामध्ये उल्लेख आले आहेत असे ऋग्वेदातील अत्यंत महत्वाचे श्लोक खालीलप्रमाणे आहेत एक तेतीस सात एक एकशे तीस सात सात अठरा पंधरा सात तेतीस पाच सात तेतीस सहा सात त्र्याऐंशी सहा राजा होता असे एक तिस सात या श्लोकात म्हटल आहा आणि दिवोदास याला पौर्य म्हणजे पुरुटोळीचा अस एक एकशे तीन सात या श्लोकात म्हटल आहादास हा त्रिस् नव्हता असुग्वेदातील सातशे अठरा पंधरा व सात त्र्याऐंशी सहा या श्लोकांमधल आहादासान त्रिसूंच्या वसाहतीवर हल्ला क्लिला व त्रिसूनी पळ काढला आणि सुदासाने त्रिस्तूंची संपत्ती अस्थत क्लि असे पहिल्या श्लोकात म्हटल आहा दहा राजांच्याबरोबर जे युद्ध झाल त्यात त्रिसु व सुदास हे एका बाजूने लढत होते असे दुसऱ्या श्लोकात म्हटले आहे तरीपण त्रितसू व सुदास व हे भिन्न भिन्न टोळीचे होते असेही त्या श्लोकात दाखविले आहे परंतु सुदास व त्रिसू हे सात व सात त्र्याऐंशी एकात मिळून गेले असे या श्लोकावरून स्पष्ट होते एवढेच नव्हे तर सुदास त्रित्सूचा राजा होता असे सात त्र्याऐंशी दिसते त्रितसू व भारत टोळ्यांमध्ये आणि या टोळ्या व सुदास यांच्यामध्ये कसले संबंध होते हे शोधून काढण्यास ऋग्वेदातील सात तेतीस सहा व सहा सोळा चार एकोणीस या श्लोकात पुरावा मिळतो पहिल्या श्लोकावरुन असे दिसते की त्रितसू लोक म्हणजेच भारत लोक होत दुसऱ्या श्लोकावरुन असे दिसते की सुदासाचा बाब दिवोदास याला भारत लोकांचा माणूस असे म्हटले आहे वरील चर्चेवरुन एक गोष्ट खात्रीची वाटते की पुरु त्रितसू व भारत या तीन टोळ्या निरनिराळ्या होत्या असे मानले तर सुदास प्रथमता यापैकी कोणत्या टोळीचा माणूस असावा सुदासाचा बाब देओदास याच्याशी पुरु भारत या टोळ्यांचा जो संबंध होता तो लक्षात घेतला तर असे साहजिक वाटते की सुदास प्रथमता पुरु किंवा भारत या टोळीचा असावा परंतु या दोन टोळ्यांपैकी कोणता होता हे सांगणे कठीण आहे सुदास पुरु टोळीचा होता की नाही हे जरी सांगता आले नाही तरी हे मात्र नक्की की तो भारत टोळीचा होता त्याचा बाब दिवोदास याचे वर्णन असे कलि आहे की तो भारत लोकांपैकी होता हा पुरावा लक्षात घेतला तर सुदास भारत टोळीचा होता हे जे वर सांगितले आहे ते खरे मानावे लागते या यापुढचा प्रश्न असा की हे भारतलोक कोण म्हणजे आणि ज्यांच्या नावावरुन हिंदुस्थानाला भारतभूमी हे नाव पडले तेच लोक भारतलोक होते की काय बऱ्याच लोकांना खऱ्या गोष्टींची माहिती नाही म्हणून हा प्रश्न अत्यंत महत्वाचा समजला पाहिजे भारत लोक या अर्थाने हिंदू जेव्हा बोलतात तेव्हा तेव्हा भारतलोक म्हणजे दौश्यंती भारतलोक दुष्यंत व शकुंतला यांचा मुलगा भरत यांच्यापासून उत्पन्न झालेले लोक व महाभारतात वर्णन केलेल्या युद्धात जे लोक लढले ते भारत लोक होत असे त्याच्या मनात असते या भारत लोकांविषयी इतर भारत लोक यापूर्वी अस्तित्वात होते याबद्दल त्यांना मुळीच कल्पना नसते हिंदुस्तानला भारतभूमी असे नाव देण्यात आले आहे ते दश्यंती भारत लोकांच्यावरूनच होय असा या लोकांचा दृढ विश्वास असतो भारत या नावाने ओळखले जाणारे लोक दोन प्रकारचे आहेत ते परस्परापासून भिन्न आहेत ऋग्वेदात वर्णन केलेले भारत हे मनूपासून उत्पन्न झालेले भारत लोक होत हे एक प्रकारचे लोक सुदास याचा लोकांपैकी होता दश्यंती भारत लोक हे दुसऱ्या प्रकारचे लोक होत तेथे ते विशेष महत्वाचा मुद्दा सांगण्यासारखा आहे तो असा की हिंदुस्थानाला भारतभूमी म्हणून जे नाव पडले आहे ते वैदिक काळातील भारत लोकांमुळे महाभारतातील दहश्यती भारत लोकांमुळे नव्हे हा मुद्दा भागवत भागवतपुराणातील खाली उद्धृत केलेल्या श्लोकावरून स्पष्ट होईल वदो ताम सुत मनोस्वायंभुव्य तसाने द्रस्तो नाभिृभ सुतस्त अवतीर्ण पुत्र शरत ती द्रह्य पारगम वय भरतो ज्योष्ट नारायण परायण विख्यात वर्ष मे तद्यानान भारतमुयंभू म प्रयवंद नावाचा मुलगा होता प्रियवंदाला अग्निग्रह अग्निग्रहाला नाभी नाभीला ऋषभ नावाचा मुलगा होता ऋषभाला शंभर पुत्र झाले व ते वेदाभ्यासात प्रवीण होते त्यापैकी भारत हा सर्वात वडील होता तो नारायणाचा परब भक्त होता त्याच्या नावावरून या अतिसुंदर भूमीला भरतभूमी हे नाव मिळाले किती थोर राज्याच्या कुळात शुद्र सुदास याचा जन्म झाला होता हे वरील माहितीवरून दिसून येईल सुदासार्य होता काय हे यापुढे शोधून काढावायचे आहे भारत हे आर्य होत याबद्दल प्रश्नच नाही अर्थात सुदास हाही आर्य ठरतो ऋग्वेदातील 7 अठरा 7 या रुचेतील संदर्भ लक्षात घेतला तर असे वाटते की त्रिसू वा आर्य यांच्यात असलेले संबंध त्या रुचेत वर्णन केले आहेत व त्या संबंधावरून सुदास आर्य असावा खात्रीपूर्वक म्हणता येत नाही इंद्राने त्रिसू गायी सोडून आणल्या व त्रिसूना ठार केले असे या रुचेत वर्णन केले आहे हे वर्णन असे सुचवीत की त्रित्सू हे, हे अनार्य आहे त्रिसूना अनारे समजणे हे ग्रीफीतम या ग्रंथकाराला मुळीच पसंत पडले नाही त्रिसूना अनारे समजण्याच्या टाळण्यासाठी त्याने गायी या असलेल्या शब्दांचे भाषांतर मित्र असे केले त्याने केलेले भाषांतर युद्धातील लुटमार मिळविण्याच्या आणि योद्धाच्या युद्धात भाग घेण्याच्या इच्छेने आर्याचे मित्र आर्यांना त्रिस्कडे जाणारा मार्ग दाखविण्यासाठी आले आर्याने वंशाने किंवा धर्माने या दोघांपैकी कोणत्या एकाने हे सांगणे कठीण आहे दोन वर्ग झाले होते याबद्दल ऋग्वेदात कथा आली आहे ही कथा लक्षात घेतली तर ग्रीफीसन केलेल्या भाषांतराचा खटाटोप निरर्थक वाटतो हे उघड आहे वरील गोष्ट लक्षात धरल्या तर त्या श्लोकांचा असा स्पष्ट अर्थ होतो की तो श्लोक जेव्हा रचला गेला तेव्हा त्रितसुलोक धर्माने आर्य झाले नव्हते ते वंशाने आर्य नव्हते असा त्याच्यातून अर्थ निघत नाही सुधा असा भारत टोळीचा होता की त्रिसू टोळीचा होता यापैकी काहीही ग्राह्य धरले तरी एक गोष्ट निर्विवाट ठरते की सुदास आर्य होता आता शेवटचा प्रश्न तो कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी कमी महत्वाचा नाही शूद्र हा शब्द काय दर्शवितो सुदास हा शूद्र होता हा जो नवा शोध लागला आहे त्याच्या प्रकाशात जर वरच्या प्रश्नाचा विचार करू लागलो तर शूद्र हा शब्द आपल्यापुढे अगदी निराळ्या स्वरुपात उभा राहतो शूद्र हा शब्द हिंदुस्थानातील मूळच्या रानटी रहिवाशांना आर्यांचे दास म्हणून नाव दक्षवापरलेला शब्द होय अशी जुन्या पंडितांची समजूत होती उपरी निर्दिष्ट नवा शोध जुन्या पंडितांना आश्चर्यकारक वाटेल परंतु त्यांची मागील संशोदने या नव्या शोधाच्या आश्चर्याबद्दल समाधानकारक उत्तर देऊ शकणार नाहीत माझ्याबद्दल काही सांगावयाचले तर याबाबतीत माझीही जुन्या पंडितांप्रमाणे अवस्था झालेली आहे याचे कारण ही वैदिक आर्यांच्या सामाजिक घटनेबद्दलचा सांगोपांग अभ्यास अजून व्हावयाचा आह वन्यावस्थेतील समाजाच्या हालचालींचा अभ्यास केल्यावरून आपणाला हे कळून आले की त्यांची संघटना संगा संगात होती व संगा संगा ते संघासंघाने काहीतरी करीत असतात हे संघ निरनिराळ्या तऱ्हेचे असतात एका संघातील लोक एकाच मूळ पुरुषाचे वंशज असतात व एक वंशत्वाच्या भावनेनिपरस्परांशी दृढ भावने बांधलेली असतात दोन संघातील लोक सामाजिक व धार्मिक विधी करताना एकत्र होतात व त्यामुळे त्यांच्या दोन्ही संघातील लोकांबद्दल बंधुबाव उत्पन्न होतो अशा अनेक संघांची मिळून एक टोळी होते, अशा निरनिराळ्या टोळ्या बंधू भावनेवर उभारल असतात वैदिक आर्यामध्ये अशा प्रकारांपैकी कोणत्यातरी प्रकारची समाज घटना होती याबद्दल शंका नाही ही, ही गोष्ट प्रोफेसर सेनार्ट यांच्या खालील हुतार्यावरून उघड होत आर्यांच्या बाहेरच्या व सामाजिक जीवनाबद्दल सविस्तर माहिती दक्ष्याच्या बाबतीत वैदिक ऋच्या म्हणाव्यात वै अशा अचूक व नक्की माहिती दणाऱ्या वाटत नाहीत त्यांच्यावरून आपणाला एवढाच बोध होतो की आर्य समाजाच्या निरनिराळ्या टोळ्यात किंवा संघात भाग केले होते या टोळ्यांचे व संघांचे पुन्हा विवाह केले होते हो हे विभाग निरनिया कुटुंबाचे बनले होते हे विभाग बंधुभावनेने एकत्र बांधलेले होते या याबाबतीत ऋग्वेदात जी भाषा वापरली आहे ती काहीशी अनिर्णायक स्वरुपाची वाटते परंतु सर्वसाधारण गोष्ट आहे स म्हणजे बंधुभाव किंवा एका वंशाचे जातबाई असे अथर्व स्पष्ट होते हे एका टोळीचे लोक हे दर्शवण्याच्या हेतूने वापरले आहेत जन हा शब्द जास्त व्यापक स्वरूपाचा आहे तो टोळी या अर्थाने वापरला आहे त्याच अर्थी वापरलेला प्रतिशब्द जाती हा आहे या अर्थी अवेस्तातील प्रतिशब्द झंटू हा आहे उर उरज व्रज व्रत हे शब्द याच अर्थी वापरले आहेत किंवा ते शब्द संघ अथवा टोळी यांच्यातील विवाद दर्शवण्याच्या दृष्टीने वापरले असतील रुचा ज्या काळासंबंधी माहिती सांगतात त्या काळात आरे लोक टोळी किंवा इतर विभाग यांच्या परंपरागत रूढींनी जाम दखडलेल्या समाजामध्ये राहत असत आर्य समाजातील निरनिराळ्या भागांना व विभागांना निरनिराळी नावे होती यावरून असे स्पष्ट होते की आर्य समाजाची समाज काहीशी अस्थिर होती आर्यातील कोणते भाग व विभाग संघ टोळी इत्यादी नावाला योग्य होते हे ठरविण्यास माहिती नाही अशी परिस्थिती असल्यामुळे शूद्र हे एखाद्या संघाचे टोळीचे किंवा विभागाचे नाव होते हे सांगणे कठीण आहे तथापि शतपथ ब्राह्मणातील एक एक चार बारा उतार्याबद्दल प्रोफेसर वेबर यांनी जे विचार प्रदर्शित केले आहेत ते या याबाबतीत बरेच मनोरंजक वाटतात यज्ञ करीत असताना यज्ञकर्त्याला यजमानाला पुरोहितांनी कोणत्या रीतीने बोलवावे याबद्दल शतपथ ब्राह्मणातील उपरी निर्दिष्ट उतार्यात माहिती दिली आहे यजमान ब्राह्मण असल तर पुरोहितांने त्याला या म्हणाव यजमान शुद्ध असेल तर पुरोहितांना इकडे धावतए अशी ती उतार्यातील माहिती आहे या माहितीसंबंधी वेबर म्हणतात हा सर्व उतारा फार महत्वाचा आहे कारण तो उतारा असे दर्शवतो की शुद्रांना आर्यांच्या पवित्र यज्ञकर्मात भाग घेण्यात आला होता आणि शूद्रांना आर्याची भाषा बोलता येत नव्हती तरी ते ती भाषा समजू शकत होते या मासिकाच्या पहिल्या भागात पान त्र्याऐंशी येथे रॉय जे म्हणतो त्याच्याविरुद्ध ह मत आहा शुद्रांना आर्यांची भाषा बोलता येत नव्हती तरी पण ते समजू शकत होते हा जो मुद्दा उत्पन्न केला आहे तो शूद्रांना आर्याच्या यज्ञक्रमात प्रवेश मिळाला होता या मुद्द्यावरून सर्वस्वी काढलेला नाही परंतु तो मुद्दा दुसऱ्या मुद्द्यावर बराचसा अवलंबून आहे हे खरे या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर मला असे वाटू लागले आहे की शूद्र ही आर्यांपैकीच एक टोळी होती व ती इतर टोळ्यांच्या अगोदर बाहेरून हिंदुस्थानात येऊन वसाहत करून राहिली असे जे ग्रंथकार मत प्रदर्शित करतात ते मत बरोबर असावे शूद्र आर्य होते अ प्रोफेसर वेबर निष्कर्ष काड़ला आ तो शंभर टक् बरोबर आ शूद्र हा टोजे नाव दर्शवना शब्द, शब्द होय की एक संशयास्पद मुद्दा शिलाक राहत परंतु शूद्र हर व क्षत्रिय होते यम संशय नहीं